वाल्मिकांड सर्ग एकशे सेनापती भरत आहे हे ऐकून के केला सोबत मोठा जनसमुदाय घेऊन के के राजा त्वरेने गंधर्वावर चालून गेला भरत आणि युद्धाजीत मिळून त्वरेने पाय उचलून आपल्या सैन्यासह अन, आणि अनुचारासह गंधर्व नगराला जाऊन पोहचले भरत आलेला एकूण ते गंधर्व एकत्र झाले आणि ते महावीरशाली युद्धाची घोष करू लागले मग त्यांचे ते महाभयंकर जय होईना खडग शक्ती धनुष्य हेच ज्यातील मग अशा रक्ताच्या नद्या वाहू लागल्या त्यातून मानवांची प्रेती वाहून जाऊ लागली अशा नद्या सगळीकडे पसरल्या तेव्हा रामाचा धाकटा भाऊ भरत क्रुद्ध होऊन महाभयंकर संवर्त नावाचे काल अस्त्र असंधर्वावर योजले ते त्या सर्वांच्या कालपाशात बांधले जाऊन विधारले गेले त्या महान योद्ध्याने तीन कोटी गंधर्वांच्या क्षणात फरसा पडला त्या प्रकारच्या मोठ्या योद्ध्यांचे तशा प्रकारचे भयंकर युद्ध निमिष संपलेले देवाना तरी आठवत नव्हते ते सगळे मारले गेले तेव्हा काही पुत्र भरताने तेथे ते दोन उत्कृष्ट नगरे वसवली त्या सुंदर गंधर्व देशात तक्षाला तक्षशील आणि दोन्ही नगरे धनाने आणि रत्नाने भरली होती अरण्याने शो, शोभवंत होती त्यांच्या पुष्कर गुणांनी ती एकमेकांशी जणू स्पर्धा करीत होती निर्दोष व्यवहाराने ती दोन्ही अत्यंत मनोहर वाटत होते त्या दोन्ही उद्याने वाहने भरपूर होती आणि मधून मधून बाजरपेशा उत्कृष्ट मधली इमारती त्यांच्यात शोभत होत्या अयोध्येला आल्यावर जरू साक्षात दुसरा धर्मच अशा महात्मा रामाला ब्रह्मदेवाना इंद्राने करावे तसं त्याप्रमाणे नमस्कार करून श्रीमान भरताने सफल रीतीने झालेला गंधर्वाचा वज जसजसा घडला तसा कथन करून देशाचे पुनर्वसन केल्याचेही सांगितले ते ऐकून राम संतुष्ट झाला उत्तरकांडाचा एकशे एका सर्व समाप्त